मार्क अध्याय सात काही परुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरुशलेमेहून आले होते ते येशुभोवती जमले आणि त्यांनी त्याच्या ते काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे हात न धुता हाताने जेवताना पाहिले कारण परुषी व सर्व येहुदी वाडवडिलांच्या रुढी पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालीरीती ते पाळतात आणि प्याले घागरी तांब्याची भांडी धुने अशा दुसऱ्या इतर रुढीही पाळतात मग परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले तुझे शिष्य वाढवडलांच्या रुढी का पाळत नाही हात न धुता का जेवतात येशू त्यांना म्हणाल येशियाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकाविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरचे होते येशिया लिहितो हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांची अंत करणे माझ्यापासून दूर आहेत ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांना शास्त्र म्हणून जे शिकवितात ते मनुष्याने केलेले नियम असतात तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही तर आता तुम्ही मनुष्याची शिकवण पाळत आहात आणखी तो त्यांना म्हणाला आपल्या स्वतःच्या रूढी प्रस्थापित करण्यासाठी देवाच्या आज्ञा दूर करण्यात तुम्ही पटाईत आहात मोशे म्हणाला तो आपल्या आई वडिलांचा सन्मान कर जो मनुष्य आपल्या आईवडिलाबद्दल किंवा आई बद्दल कि वा वाईट बोलतो त्याला ठार मारलेच पाहिजे परंतु तुम्ही शिकविता एखादा मनुष्य आपल्या आईला व वडिलांना असे म्हणू शकतो की तुम्हाला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडेफार आहे परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही मी ते देवाला देईन तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी काही करू देत नाही तुम्ही अशा रूढी पाळण्याचे शिकून रुढींनी देवाचे वचन रद्द करता आणि तुम्ही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करता येशूने लोकांना आपल्याकडे पुन्हा बोलावून म्हटले प्रत्येकाने माझे ऐका वहे हे समजून घ्या बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्याला अपवित्र कर असे काही नाही ज्या कोणाला ऐकायला कान आहेत तो ऐको लोकसमूदाला सोडून येशू घरात गेला, तेव्हा शिष्याने त्याला या दाखल्या विषयी विचारले तो त्यांना म्हणाल तुम्हाला देखील हे समजत नाही काय जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्याला अपवित्र करीत नाही हे तुम्हाला समजत नाही का कारण ते त्याच्या अंतकरणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते नंतर ते शरीरा शरीराबाहेर जाते असे सांगून सर्व अन्न त्याने शुद्ध घोषित केले आणखी तो त्यांना म्हणाला जे माणसाच्या आतून बाहेर पडते ते माणसाला अपवित्र करते कारण आतून म्हणजे अंतकरणातून वाईट विचार बाहेर पडतात जार कर्म चोरी खून व्यविचार लोभ वाईटपणा कपट असभ्यता मत्सर शिव्या गाळी अहंकार आणि मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि माणसाला अपवित्र करतात येशू त्या ठिकाणाहून निघाल आणि सौर प्रांताच्या आसपासच्या प्रदेशात गेल तो एका घरात गेल व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती परंतु तो त्याची उपस्थिती लपू शकला नाही एका स्त्रीने ऐकले की येशू तिथे आहे तिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता ती स्त्री आली व येशूच्या पाया पडली ती स्त्री ग्रीक होती व सिरियातील फिनिशिया येथे जनमली होती तिने येशू ला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली येशू तिला म्हणाला प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे परंतु ती त्याला म्हणाली प्रभू कुत्री सुद्धा मुलांच्या हातून मेच्या खाली पडलेला चुरा त्या खात येणाला तुझ्या या उत्तरामुळे तू शांतीने घरी जा तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे मग ती घरी आली तिची मुलगी अंथुर्णावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे असे तिने पाहिले येशू सौर प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून डकापलीसच्या वाटेने गालिल समुद्राकडे आला तेथे काही लोकांनी एका बहिर्या तोतऱ्या मनुष्याला येशू कडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवा अशी विनंती केली येशू ने त्याला लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली नंतर तो थुंकला आणि त्या माणसाच्या जिभेला स्पर्श केला त्याने स्वर्गाकडे पाहून मोठा उसा टाकला व म्हणाला एफताह म्हणजे मोकळा हो आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले त्याला बोलता येऊ लागले त्याने कोणाला सांगू नका अशी आज्ञा केली येशू नेहमी अशा गोष्टी न सांगण्याविषयी लोकांना सूचना देऊ लागला। पण लोक त्याविषयी अधिकाधिक सांगत गेले ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले त्याने सर्व काही चांगले केले आहे तो बहिर्याना ऐकण्यास आणि मुख्याना बोलावायस लावतो